स्त्री पुरुषांचा जर विवाह झाला तर तो विवाह चटकन माणसाच्या लक्षात येण्याजोगा असतो ओळखू शकतो म्हणजे आचार भेदावरून व्यवहार भेदावरून बोलण्या चालण्यावरून अशा कितीतरी व्यवहाराच्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरून हा आंतरजातीय विवाह माणसाच्या ध्यानात येतो पण गुरुजी म्हणत असं सगोत्र विवाह जर एका केला तर तो, तो हो होणाला ना कळत नाही आहे मात्र त्याचे आहे मात्र चूक पण इतकी सूक्ष्म माहिती ती कोणाच्याच ध्यानात येत कारण काही भेद बाकी नाहीच आहे त्याच्यामध्ये आचाराचा भेद याचा भेद त्या कुठलाही भेद ज्याच्यामध्ये दिसत नाही पण भेद तर खास आहे आणि शास्त्रविरुद्धता त्याच्यामध्ये असल्या कारणाने शास्त्रविरुद्धत्व हे इतकं सूक्ष्म आहे की ते कोणाच्याही लक्ष येऊ नयेत पण तो आहे दोषच ही गोष्ट जशी व्यवहारात लक्षात घ्यावी आणि त्याच पद्धतीने ते सांगतात बोध बोधक भावाच्या रूपाने जो व्यवहार घडतो गुरुशिष्य या रूपाने जो व्यवहार घडतो पराधी वाणींच्या साह्याने मी मला तत्वज्ञान झालं अह ब्रह्मास्मित्या कारक वृत्तीवर मी आरूढ झालो असा व्यवहार होणं भेद इथे उच्चते हाच खरा भेद भेद म्हणून दुसरा कोणता हाच भेद आहे म्हणणं हा भेद आहे सहा भेद हा जो भेद आहे वाचा संबंध संबंधेनं एवती वाचेच्या संबंधानेच हा भेद संभवतो एरवी हा भेद संभवतच आहे इतका हा सूक्ष्म भेद आहे आपल्याला भेद हा आतापर्यंत जो आपण ऐकलाय भेद काय जीव जीवाचा भेद जीव ईश्वराचा भेद ईश्वर जीवाचा भेद ईश्वर ईश्वराचा शुर भेद जड जडाचा भेद जीव जडाचा भेद असे भेदाचे आपण सहा प्रकार ऐकलेले पण त्या भेदापेक्षाही असा व्यवहार होणं हाही मूळ भेद आहे ते, तरी हा ते, ते समर्थ आहे प्रतिबंध करण्याकरता जेवढी शक्ती त्या भेदामध्ये असावी लागते तेवढी शक्ती याच्यामध्ये असल्या कारणाने तुम्हाला मी आता दिलेलं बटर पेपरचं उदाहरण घ्याय ते तो अतिसूक्ष्म असला अत्यंत सपाकळ असला तरी सुद्धा तुमच्या खाण्याला तो प्रतिबंध करू शकतो जेवढा डबीतला प्रतिबंध आहे तेवढा म्हणजे डबी अगदी लोखंडाची पितळीची ती जेवढी आपल्याला खाण्याच्या बाबतीत पेढ्यात प्रतिबंध करते तेवढाच प्रतिबंध तो पातळ अगदी सपातळ कागद तोही आपल्याला करू शकतो ही गोष्ट जशी ध्यानात घ्यावी अगदी त्याच पद्धतीने चौदा हॉर्स पॉवरची गाडी आणि एक बारीक तिनेक जर त्याच्यामध्ये त्या पेट्रोलमध्ये शिरला तर तो तिनं म्हणजे कण तो तेवढ्या गाडीच्या शक्तीला प्रतिबंध करू शकतो ही गोष्ट जर ध्यानात ठेवली तर त्याप्रमाणे हा भेद जरी सूक्ष्म असला सात्विक असला तरी तो वाचा संबंधी संबंधाने हा घडणार असल्या कारणाने आता पराधी नाम निवृत्त निवृत्ती झाली असताना या ज्ञानभावती जे आपल्याला ज्ञान होत अर्थात आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे तो मी आहे व माझा आत्मा तो परमेश्वर परब्रम्ह आहे असं जरी मनुष्याला ज्ञान झालं कारण याला होतपूर्व चिंतन असं म्हणतात सहा अहम आणि अहम ब्रह्म तो मी आहे आणि मी ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचं उद्देश्य विधेयभाव बदलून केलं जाणारं जे चिंतन त्या चिंतनाने झालेलं जे अहम ब्रह्मास विद्या करत मृत्युरूप ज्ञान हे सर्व सहा तू श्रम परिश्रम एव हा सगळा परिश्रमच आहे हा सगळा केवळ कष्टाचाच भाग आहे केवळ क्षीण प्रपंच के करण हा क्षीण आहे यात काय मोठं नवल आहे प्रपंच करून करून, करून शेवटी एखाद्या मनुष्याला वाटलं की मी सारा प्रपंच केला पण हा केवळ माझ्या पदरी पडला तो क्षीण असं म्हणण्यामध्ये काही फारसा हशील नाही थी थी तरी आता आपण ज्या दृष्टीने बोलतो त्या मनाने तो क्षीण हे आपल्याला चटकन लक्षात येण्यासारखा महाराजने कसं लिहिले की हे देवा माझा सारा आयुष्याचा काळ मी मोजला माझ्या आयुष्याची रोजगीर्द आणि हतावणी मी पाहिली मला असं दिसून आलं सर्व सुखाची आशा जन्म गेला मुक्ती येत नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा यामध्ये या, या दशिशांना फिरण्यामुळे प्रपंचामध्ये भो केली वणवण पाय पिठी झाला क्षीण असा क्षीण माणसाचा प्रपंचाच्या बाबतीत लक्षात येण्याजोगा आहे पण इथे असं सांगतात कि अहम ब्रह्मास्मित्याकारक आरूढ झाला या पराधीवाणी त्या, त्या साह्याने त्याच्या मागचा जर थोडासा आढावा आपण घेतला तर आपल्याला असं दिसून येईल की श्रवण आहे मनन आहे निधी ध्यासन आहे तत्व पदार्थाचं शोधन आहे हे अत्यंत अंतरंग साधन की जी साधन करण्यापूर्वी मनुष्य अनुबंध साधनच्या दृष्ट्या संपत्तीने संपन्न असला पाहिजे अशा संपत्तीने संपन्न होऊन एवढं एकंदर चिंतन करणं हे सोपं काम आहे निधी किती अवघड आहे बघा विजातीय प्रत्यय अंतरात असलेला हे बाहेर असलेला नव्हे हा तमाशाला जातोय लोकनाट्य बघतोय बाहेरच ठीक आहे विजातीय प्रत्यय आहे अरे बाहेरचा नव्हे अंतःकरण वृत्ती या इंद्रियांच्या पासून बाहेर निघाली आणि ती अनात्नाकार झाली तरी सुद्धा अनात्नाकार बाहिरंग वृत्ती होणं तरी सुद्धा त्याच्या पुढचं आपलं तुकार महाराजांनी असं लिहिलंय अनहती गुंतला नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागेल केवळ वृत्तीवर येणं हेही ज्या अवस्थेमध्ये कष्टकर आहे मुळ लागणे म्हणजे कष्टकर असणे अति त्रासदायक आहे अशीच जी जी अवस्था आहे त्या अवस्थेच्या मध्ये असलेला महापुरुष त्याला कितीतरी परिश्रमात निधी असतात तत्व पदार्थ शोधणार आणि एवढं सगळं करून जे तत्वज्ञान आपण निर्माण केलं ज्या तत्वज्ञानाला आपण शब्द प्रमाण दारढ्यात असं म्हणून त्याचं अद्वैत सिद्धीकरांनी वर्णन केलंय की ज्याच्या मागे प्रमाण आहे साह्याने आपल्या अंतस्कर अभिव्यक्त झालेलं जे तत्वज्ञान हे तत्वज्ञान संपादन करणं या वृत्तीवर आरोढ होणं हा ही एक प्रकारचा क्षीणच आहे असं माउली म्हणते हे स्वस्वरूपाच्या दृष्टीने सर्व भेद शून्य असलेल्या अशा स्वयंप्रकाश स्वरूप दृष्टीने हे बोलण्याचं जर आपण लक्षात घेतलं तरी आज तुम्हाला वावग असं काही वाटणार नाही म्हणजे फक्त क्षीणच ठरावा यापेक्षा अजून अविद्या देश म्हणून काय सांगायचं का महाराजांनी हा अविद्या आहे हा ऋणशेष आहे हा ऋणशेष निवृत्त होण्यासाठी म्हणून महाराज आपल्याला आता पुढे प्रवचन करणार आहे यांनी स्वतः मरून तत्वज्ञानाचा दिवा लावला यांनी स्वतः पराधीवाणीने स्वतः निवृत्त होऊन तत्वज्ञानाचा दिवा लावला अगदी मराठी संग तुम्हाला महाराज म्हणतात चांगला दिवा लावला क्षीण आहे दृष्टीने शीण आहे शुद्ध बोधाच्या दृष्टीने शुद्ध क्षीण आहे अगदी म्हणायचं झालं तर शुद्ध केवळ क्षीण या क्षीणा व्यतिरिक्त त्याच्यात दुसरं काहीही नाही असं महाराज म्हणतात गुरुजी जरा परखड शब्दात बोलत असत ते म्हणायचे की अनुभवामृत ऐकताना माणसानं स्वतःला अगोदर काय समजतोस ते विचारित असत स्वतःला आतापर्यंत आयुष्याला स्वतःला किती वेळा पश्चाताप करून घेतला आहे आता विचारित असत मी तसं विचारित नाही आपल्याला पण थोडा बदल करून बोलायला हरकत नाही तू तुला स्वतःला किती वेळा पश्चाताप करून घेतलेला आहेस माणसाला पश्चाताप अनुताप सुद्धा होत नाही आता आमची काही मुलं वगैरे चुकली म्हणजे चुकला करतो तुम्ही म्हणताय मग मी चुकलं मी म्हणतो म्हणतो त्याला काय तुला स्वतःला त्याच्याविषयी अनुताप तीर्थ न्हाणेला हे मोठं तीर्थ आहे हे पृथ्वी कुठे न सापडणार तीर्थ आहे म्हणून मला सगळं अनुताप तीर्थ नाहून मजा या अनुताप तीर्थामध्ये न्हावून निघालेला माणूस लागतो असा कधीतरी मनुष्याला पश्चाताप अनुताप असा घडत असतो पण माणसाची काही हृदय असे असतात की त्याला पश्चातापही होत नाही कोणागदी निगरगट्ट ज्याला म्हणतात कोडगा ज्याला म्हणतात असं निसुग असं माणसाचं मन बनलेलं असतं पण हाही एक प्रकारचा शुद्ध क्षीण आहे जरी विवाह का आपण काही समजत असलो तरी महम ब्रह्मास्त्याकार वृत्तीवर आरूढ होणं हा सुद्धा एक प्रकारचा क्षण आहे शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीने बोलणं चाललंय असं मात्र ध्यानात ठेवा हे जर लक्षात ठेवलं नाही तर उगाच अपसमजही मनामध्ये निर्माण होण्याचा संभव आहे अतिशुद्ध पद्धतीने मावलेली हे वर्णन चाललं असल्या कारणाने ग्रंथ असल्या कारणाने प्राप्त होणार नाही असा त्याचा सूचना सूची तार, सूची तार एक तात्यांचा मित्र इथला होता था। पूर्वी त्या व्यवसायातला म्हणजे आपल्या दादा कुलकर्णी तिथे आल्यानंतर पोथी वगैरे सगळी संपली आता तो एकेरी नावाने बोलत होता तात्यांच्या बरोबर त्याने असं विचारलं शेवटी कि बरे म्हणले एकदम जीवनाला तुमच्या वळून मिळाला अगदी काय कधी एवढ्या अवस्थेला तुम्ही येऊन पोचल्या वगैरे होते तर एकमेकाला जसं बोलत असं ते बोलत होते शेवटी त्यांनी असं वाक्य विचारलं त्यांना का हो हे मला जमेल का आता मी आता निवृत्त झालोय आता मला हे जमेल का आणि आता मी येऊन म्हणली आता मला कि काम नाही मी आता निवृत्त झालोय मी जर हे करायचं ठरवलं तर मला हे हो जमेल का जमेल पण काय त्याच्या मागे म्हणले हाय हट आहे हे त्यावेळी जमेल कि माझ्या वयाची अठ्ठावन्न वर्षे त्यापैकी आठ पहिली अजाण अवस्थे मधले अशी रवी ठरली तर उरलेली पन्नास वर्षे मी केलेला हा सगळा मी गाढवपणा केला असं जर मनापासून तुला पटला असेल तर हे तुला जमीन नाही <laughs> तर जमायचं तर हे शक्य एरवी शक्य ने किती माणसाला त्याच्याविषयी पश्चाता व्हायला लागतो लक्षात ठेवा म्हणजे त्याच्या पुढचं आपल्याला सांगायचं विज्ञाने हे झालं गुरुजी सांगत होते प्रपंच करणाऱ्या माणसाला परमार्थ देण्याकरता हे परमार्थ करणाऱ्या मध्ये ज्याला अनुभवामृत ऐकायचं आहे अशा माणसानं ठरलं किंवा आम्हाला अमृत अनुभव ऐकायचा ते सांगतात अमृतानुभव ऐकत असताना अमृतानुभव ऐकणारा नव्हे कृपेने हरिकृपेने किंवा आणखीन तुमच्या उरलेल्या शास्त्र कृपा अंतकृन कृपा चतुर्विध कृपा संपादन करून अहम ब्रह्माकारक वृत्तीवर जो आरूढ झालाय त्याने या वृत्तीवर आरूढ होण्यासाठी केलेले सारे परिश्रम हे सुद्धा शीण आहेत असं वाटत असेल तर तो, तो या अमृतानुभवाचा अधिकारी म्हणजे अमृतानुभव ऐकणारा हो माणूस अहम ब्रह्मास्मित्या तारक वृत्तीवर आलोड झाला हो तर अमृतानुभव त्याला असं सांगतो की तू मूर्खायस कारण आतापर्यंत केलेला हा सगळा केवळ शीण आता विचार करा म्हणजे कळे तो, तो मी हे सगळं एवढं आता चांगलं शास्त्रीय रूपाने मी श्रवण केलं ब्रह्मनिष्ठ गुरुंना शरण केलो मी त्यांच्या पाया पडलो त्यांच्या सेवेमध्ये मी राहिलो हा माझा सगळा शीण हो हा सगळा क्षीण त्याच कारण अजून अहम ब्रह्मा रूपान ती जी अविद्या आहे ना ती अविद्या जिवंत राहिलेली आहे हा शेष शिल्लक राहिला असल्या कारणाने केलेला सगळा क्षीण आहे वाचा या पराधिकवाणींनी स्वतः नष्ट होऊन म्हणजे रूपे करून नष्ट होऊन सूक्ष्म रूपाने राहून तत्वज्ञानाचा प्रकाश करावा हा तत्वज्ञानाचा प्रकाश केला आपल्याला अहम ब्रस्मित वृत्ती करू निर्माण करून दिली म्हणजे सच्चिदानंद्रूपे करून मी सच्चिदानंद्रूपाने आहे मी माझं ते मुख्य स्वरूप आहे असं मनुष्य समजू लागला या रूपाने तो जिवंत राहिला म्हणजे त्या रूपाने विद्यात शिल्लक राहिले असं तू समजा तुला कठी नाही आता हे कोणत्या दृष्टीने बोलले हे जर समजलं नाही तर कारण गोंधळ होण्याचा फार संभव आहे त्याच्या पक्षपात नाही म्हणजे बाजू नाही देहम म्हणणं ही एक बाजू आहे आणि अहम ब्रह्मासने ही त्याच्या विरुद्ध बाजू आहे दोन विरुद्ध बाजू जिथे संपलेल्या असतात संपुष्टात येतात असा जो मध्यस्थ जो उदासी त्याच नाव आहे ब्रह्म आणि ती ब्रह्मस्थिती उर्वरित राहते त्या ब्रम्हस्थितीच्या दृष्टीने स्वयंप्रकाश स्वरूपाच्या दृष्टीने हे बोलणं चाललंय आणि स्वयंप्रकाश जे स्वरूप आहे ते स्वयंराजे त्याला कोणी त्याच्या अस्तित्वा करता कोणी लागत हे स्वमहिमने प्रतिष्ठित काय आणि स्वयंराजे ते असं म्हणणं काय एकाच परीच असल्या त्या दृष्टीने हे बोलणं का हा कृती ही त्या अविदेची विरोधी आहे देवहम या विपरीत बोधाची विरोधी आहे तिची एक दुसरी बाजू आहे म्हणून त्या बाजूचा इथे निषेध केलेला आहे पक्षपात विवर्जित अहम ब्रह्मस्मित्या कारक वृत्तीने देवहम ही बुद्धी टाकली अविद्यानिवृद्ध झाली ना मग त्याच्याबरोबर ती पण जाऊ दे तिलाही जाऊ दे त्याच्याबरोबर त्याला मागे ठेवू नकोस ती मागे राहणं त्याचं हेच उत्तर आहे ते जातच असते नाही तर ते ना पुन्हा दुसरा बंद व्हायचा निर्माण पहिला जायचं दुसरा व्हायचा नाही तर दुसरा राहतो पुन्हा माघारी यायचा पुन्हा देह मृत्यूवर यायचा त्याला काय सांगताय असं काय सांगतायत नाही जर झोपलेलं रूप असेल ते जर खोट रूप असेल तर कधीतरी निर्माण होईलच ते राहत जो नाही आम्ही सदैव आमच्या आता मुलांच्या बाबत मला रोज अनुभव हो येतो किंचित त्याच्या मनामध्ये दुष्टबुद्धी असते त्याला सांगतो की किंचिताने हे सोडून दे का त्याचं कारण ते, ते किंचितच कधीतरी मोठे होते काही माणसं येऊन सांगतात की मला म्हणले आमचा मुलगा फार बिघडला मी त्याला सांगतो फार बिघडला या शब्दाचा अर्थ अगोदर तू थोडा बिघडला होतास म्हणून तुझा मुलगा फार बिघडलाय जो थोडाच बिघडला नाही तो फार बिघडायचा काय कारण आहे जरा निराळ्या रूपाने सांगत असत थोडा बदल करून मी आपल्याला सांगतो म्हणजे वा आमच्यावर अति प्रसंग ओढवला कधी प्रसंग आलाय आणि मग अतिप्रसंगाशिवाय कसा जो प्रसंगातच पडला नाही त्याला अतिप्रसंग प्रसंगात पडला मग अतिप्रसंग होतो हे अहम ब्रह्मास्मित्याकर वृत्तीवर राहण्यामध्ये प्रसंगात आहे त्या प्रसंगाचं रूप एक तर निर्विशेष ब्रम्ह स्थितीमध्ये व्हायला पाहिजे नाही तर अतिप्रसंग म्हणजे मी दिना हा अतिप्रसंग आहे मी ब्रह्म आहे असं असं म्हणण्याच्या रूपाने जर वृत्ती शिल्लक राहिली असेल त्या रूपाने जर आविद्या शिल्लक असेल तर ते पुन्हा देह हो या वृत्तीवर कधी येईल हे सांगता म्हणून निधी मी ब्रह्म आहे असं सतत माणसानं चिंतन करीत असताना कधीतरी माणसाची वृत्ती विजातीय प्रत्ययाकार होते जोपर्यंत होते आहे असं समजावं तोपर्यंत अजून अविद्या देश आहे पण विजातीय प्रत्ययाचा निश्चेष आणि विनाश झाला म्हणजे अहम ब्रह्मा असत्या त्या काळ वृत्ती आपसुकात जातात तिला जा म्हणून सुद्धा पुन्हा सांगायला लागत नाही कारण निवर् ते शिल्लक राहिलं नाही म्हणून ती अतिशय प्रामाणिक आहे ज्यावेळी प्रामाणिक ती वृत्ती निर्माण होते तेव्हा ती राहणे हे त्याचं मूळ भ्रम आहे नाही ती राहणारच कधीतरी या रूपाने ती येणारच वेदशन काही कधीतरी डोकं वर काढितच असते म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी तत् बुद्ध आह तदामान आह तनिष्ठा हा तत्परायण आह गंत पुनरावृत्ती कल्मशा हा याच्यावर वर्णन करताना माऊली म्हणते बुद्धी निश्चय आत्मज्ञानाचा पूर्ण झाला का आता काय पाहिजे विषय नव्हतं हिरवी हो येतो तो जे आहे तरी काय कि जे तैसे नये आमची झाले म्हणली बुद्धी की मी ब्रह्मयाची बुद्धी झाले माऊली आपलं बारसं जेवली आहे ते म्हणते बुद्धी निश्चय आत्मज्ञान एवढ्यावर भागत नाही तदा मानावर भागत नाही तदा माना आपण त्या माझं आत्मरूप असं कळलं पाहिजे हे ब्रम्ह असं करण्यात माझं ते आत्मरूप असं कळलं पाहिजे अनात्मा का योगी सुद्धा आत्मानंदामध्येच राहतो तो विषयानंदामध्ये राहत नाही योग्यांच्या आपण खरंच नाही आत्माकार वृत्ती होऊन आत्मा ब्रह्मरूप आहे असते त्याला कळत त्यामुळे परिणाम काय होतो तो योगी ही पुन्हा जागृती झाला की पुन्हा अनात्माकार त्याची वृत्ती होत त्या चांगदेवापेक्षा मोठा कोण योगी आपण आणणार पण त्यालाही शेवटी असा सांगायला लागला ना, ना का। तू काय तयार पुत्र तो वटेशाचा प्रवास दैसाचा कापुराचा असा ब्रह्मात्मक किपोझ त्याला करावा लागला त्याचं एकच कारण कधीतरी पुन्हा विथान अवस्थेवर आल्यानंतर कधीतरी चुकून माणसाची वृत्ती तशी घडत असते आणि ती चुकून घडतं हेच कित्येक वेळा अपराधाला घडतो जसा माणूस कित्येक वेळा चुकून बरोबर येतो तसा माणूस मानु, माणूस चुकून सदाचा चुकून बसतो अशी माणसाची स्थिती होत असते म्हणून अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्ती योगी समाधीत असला तरी सुद्धा त्याला पुन्हा कधीतरी वृत्तीवर आल्यावर जर देहात मकार होत असेल तर तोही तो एक प्रकारचा बंद असल्या अति सावध असला पाहिजे थोड्यालाच तर फार सावध असावं लागतं फाराला फार सावध असावं लागत नाही कारण ते फार असल्या कारणाने कोणाच्याही ध्यानात हे असतं थोडं आणि घातक मात्र मोठंच असतं घात दोन्हीकडे समान असल्याकारणाने त्याला अतिसावधगिरी माणसाची असावी लागते म्हणून महाराज म्हणतात की अहम ब्रह्मास्मित्या काळ वृत्ती रूपाने असणं हा सुद्धा एक प्रकारचा प्रतिबंध आहे हाही एक प्रकारचा दोष आहे म्हणून या दोषाच्या निवृत्तीसाठी म्हणून महाराज आपल्याला ही गोष्ट प्रतिपादन करतात नाही तर इतकं सूक्ष्म सांगायचं काय कारण प्रत्येक कधीतरी मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतो म्हणून एवढ्यावरूप व्हावी आपण आपण त्याच्या पुढची पहिली सांगितली आहे की तुझ तू तुझ्याशी मी ब्रह्मरूप आहे आत्मा माझ स्वरूप आहे आणि मी ब्रह्मरूप म्हणजे सहा अहम आणि अहम ब्रह्म असं सदैव तू होतो प्रोत्न ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राहू एवढं होऊन सुद्धा ब्रह्म तुझी निष्ठा असेलच असं सांगता येणू तनिष्ठ राहत नाही अहो व्यवहारात एखादा नोकर मालकाशी एकनिष्ठ राहू शकत नाही व्यवहारामध्ये आपण भक्ती क्षेत्रामध्ये देवाशी देव एक रूप एकनिष्ठेने राहू शकत नाही रोज आन देव मांडीत असतो एकनिष्ठ कसा म्हणून तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अव्यभिचारी भक्ती निराळी आणि प्रेमलक्षणात्मक वृत्तीतली अव्यभिचारी भक्ती निराळी नवव्या अध्यायामध्ये अव्यभिचारी भक्ती सांगताना भेद म्हणजे मी आत्ता सांगितलेला भेद, भेद। हो सा हा जो तत्वज्ञानाचा व्यवहार होतो बोद्ध बोधकत्व रूपाने या व्यवहार हा भवती सहा भेद तोच भेद आहे आणि हा व्यवहार हा भेदच आणि आपल्याला भेद हा येते भेद या नावाने त्याची संगती लावली जाते हा भेद आपल्याला प्रतिबंधक असल्या कारणाने महाराज म्हणतात तोही भेद शिल्लक राहू नाही म्हणून तन्निष्ठा हा ठीक आहे मी तन्निष्ठ झालोय तरी सुद्धा भागलं आणखीन एक पद घालून ठेवलंय तर परायण तेच परम आयन आहे ज्याचं अंतिम साध्य माझं ते आहे असं त्याला कळलं पाहिजे तरच तो परायण असू शकतो आम्हा लोक धारे भक्ती परायण म्हणतात पण आम्ही ते आमचं परमा आयन नसतं आमचं आयन भलतच असतं आमच्या समोर आलेले तांदूळ आमच्या सोमवारी दक्षिणा ती बघून आमचा आवाज चालतो मग तो घोष ध्वनी नादा कारू ज्या ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आमचा असत तो भाग दुय्य सोडून द्यावा तिला आपल्याला त्यातनं एवढंच सांगायचंय की तत्परायण ते त्याचं परम आयन असलं पाहिजे ते त्याचा अंतिम साध्य असलं पाहिजे तरी सुद्धा एक पद घालून ठेवले म्हणजे माझं परमआयन ठरलंय पण घटकावर ठरतं पुन्हा नाही उल्लेखर अहरनिश्च रात्रंदिवस ते त्याचा अंतिम आयन ठरलं पाहिजे एवढ्या पायऱ्या कशाला सांगितल्या जर तद्बुद्ध या बुद्धिनिश्चयामध्ये जर आत्मज्ञान आहे तेवढ्यामध्ये जर पूर्णत आहे तरी पुढचं का सांगितलं पुढच एवढ्यासाठी सांगितलं की तद्बुद्धी झालेली बुद्धी हा अविद्येचा लेश आहे आणि ती निवृत्त होणं म्हणजे ब्रह्मस्थिती आहे ते निवृत्त व्हायला काय करावं हे, हे करावं की ज्या करण्याने ते लेश रूपाने आहे तो तोपर्यंत खर राहील खरं रूप प्राप्त झाले की ते निवृत्त करून निवर्ते नसल्या कारणाने आपण होऊन ते निवृत्त होईल सुखानिवृत्त होईल स्वयंएाम्य हे त्याचं थोडक्यामध्ये उत्तर आहे कीर्तीमुखत्व केली कीर्तीमुखाचं उदाहरण असंच आहे ज्ञाने महाराजांनी पौराणिक दृष्टांत घेऊन ती गोष्ट लिहिली आहे कीर्तीमुख त्या राक्षसाच्या संहारासाठी निर्माण झाला तो संहार करून पुन्हा शंकराकडे आला तो म्हणायला लागला मला भूक लागल्या काहीतरी सांग मी एवढं तुझं काम केलं माझ्या पोटाची काय सोय माझ्या जोर काही नाही मग असं कर तू तुझं तुला खा म्हणून त्याने आपले हात पासप्रेथ सगळे खाऊन टाकले नुसतो मुख शिल्लक मग त्यावेळी तो म्हणतो मी माझं मला खोन झाला पण देवा मी तुझं एवढं काम केलं मला काहीतरी वरदान द्या आता तुझे काय वरदान माझी की जगामध्ये कीर्ती राही त्याचं नावच कीर्तीमुख त्याने सांगितलं माझं मंदिर ज्यावेळी स्थापलं जाईल त्यावेळी वर जशी गणेश पट्टी असेल तर खालच्या बाजूला तुझं मुख लावलं जाईल आणि ते मुख नेहमी बाहेर करून लावलं जातं ध्याना ठेवा ते मुख आत केलं जात बाहेर करून ठेवलं जातं आणि आपण जेव्हा शिवदर्शनाला जातो त्यावेळी त्या कीर्तीमुखाच उल्लंघन करून घडत असतो सुखी दुखी देह इत्यादी अहम ममाध्यासाला निवृत्त करून अविद्या व अविद्या कार्य या दोन्हीला निवृत्त करणारी अहम ब्रह्मा कारक वृत्ती हीच कोणी प्रकारची कीर्तीमुख असलेली वृत्ती आहे ते कीर्तीमुख जसं त्याचा विनाश करतं त्याप्रमाणे ही हम ब्रह्म्याची निवृत्ती करते आणि तिचं ज्यावेळी उल्लंघन करीत सोहम तेही अस्तवत ती वृत्ती सुद्धा निवृत्त झाली पाहिजे आणि निवृत्त झाल्यानंतर म्हणजे त्या कीर्तिमुखाचं उल्लंघन केल्यानंतर मग मग शिवदर्शन घडतं म्हणजे शिवस्वरूपतेला माणूस प्राप्त होतो तशीच गोष्ट इथे आहे असं आपण समजा म्हणजे आपल्या मनामध्ये कधीही विसंगती निर्माण होणार नाही चालले हे बरोबर ही अवस्था आहे पूर्ण ते ही स्थिती असल्या कारणाने या अवस्थेमध्ये एकादशी नाही आणि एकादशीच्या सापेक्ष तुमचं आमचं रच्च भोजन नाही एका घडी घडलेली गोष्ट अशी एका माणसाला तो माळ घाला आल्या कारणाने मी त्याला सांगितलं की एक तो एकादशी करायचं एकादशी करायचं म्हणजे काय काही नाही म्हणलं फराळाच खायचं एवढं फळं खायचे काही फराळाचे जे पदार्थ आहेत ते खायचे ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही ते फराळाच्या पदार्थांची त्याला एक दोन चार नाव सांगितल्यानंतर ते आता फराळाची काही पदार्थाची जी योजना झालेली आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे ती बोलायची सोय उदाहरणार्थ फराळ एकादशीची भाजी आहे एकादशीच्या पापड्या एकादशीच्या फुरवड्या अशा सगळ्या प्रकारच्या एकंदर एक योजना आहे ते ज्या दिवशी एकादशीच्या दिवशी हे सगळं खायचं आणि ते सगळं महागातलं सगळं आणून खायचं ते दोन एकादशी झाल्यावर तू परत आह तो, तो म्हणला महाराज मी आता काही एकादशी करणार नाही म्हणलं का, का? तुम्ही मला फराळाचं सांगितलं ते तरी पोडवर खायला तुम्ही सांगितलं होतं ना मी पोडवर करून खाल्लं आणि त्याचा परिणाम असा कि मी एरवीच्या दिवशी जेवढं खातो त्याच्यापेक्षा त्या, त्या मानाचं मी खाल्लं पण त्याचं जे बिल आलं ते हातभार आलंय म्हणलं yeah. मग त्यापेक्षा माझं रोजचं अन्न खायला काय अर्थ तुमच्या एकादशी मुळे माझ्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि <laughs> भयंकर अडचण निर्माण व्हायला लागली म्हणून मला ती एकादशी करायची म्हणजे काय झालं म्हणजे रोजचं अन्न हे खर्च होत होता एकादशीचा उपवासा दिवस म्हणून त्याचा दुप्पट खर्च व्हायला लागला तर म्हणाला माझ्या अर्थव्यवस्था सगळी कोलमंडार त्यापेक्षा मला तुमची ती एकादशी पण नको तो एक बघायला मला काय वाटतं बंद काय वाटतं जशी तसा हा जशी त्या हा या वृत्तीचा एक अविद्यालिश असल्या कारणाने महाराज म्हणतात हा ही बंधचा आहे हा ही एक प्रकारचा क्षीण आहे परिश्रम आहे केवळ श्रम हे त्याच फळ आहे आम्ही अगदी एका क्षणात मौलीला सांगू या क्षणात कर म्हणून तर ती करेल का न करेल ते मौलीच्या मनोगताच्या प्रमाणे होईल तिच्या मनात आले एका क्षणात क्षणात करीन आयता पेढा मिळाल्या गोष्ट सांगतो घडली एक मुलगा आणि त्यांनी आमच्या ताईना असं विचारलं की मला देवाचा का साक्षात कारण एका क्षणात झाला पाहिजे म्हणलं पाय असे ठीक आहे म्हणजे होईलच त्याला होईल मग कधी होईल ते ताई म्हणल्या ज्या दिवशी होईल त्या दिवशी एका क्षणातच होईल पण तो क्षण येण्यासाठी जी तुझी तयारी लागते ती मात्र तुला जन्म प्रयत्न करावा लागेल की एका जन्माच्या तयारीने हे भागणार नाही घडणं